पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती आरदी वाचक विद्या पाटील देशभक्ती जागविणारा तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगी ध्वज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोजी दिल्लीला लाल किल्ल्यावर प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी निरनिराळ्या शिक्षण संस्थांतून व इतर बऱ्याच संस्थांतून दिमाखाने पलटवला जातो सर्व नागरिक त्याला सन्मानाने अभिवादन करता त्याच्यावर पुष्पमाला चढविली जाते हा राष्ट्रध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची अस्मिता सन्मान व प्रतिष्ठा यांचे प्रतीक आहे म्हणूनच त्याचा योग्य तो आदर योग्य वेळी योग्य प्रकारे राखणे हे सर्व नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे नागरिकांना बरेच हक्क घटनेमधून मिळाले आहेत त्या हक्काबरोबर नागरिकांनी काही कर्तव्ये पण पाळली पाहिजेत त्यात राष्ट्रध्वजाची योग्य प्रतिष्ठा राखणे हे प्राथमिक कर्तव्य आहे परख्या देशात आपल्या देशाच्या वकिलांची कार्यालय असतात तेथे देखील राष्ट्रध्वज फडकवला जातो तसेच निर्णया आंतरराष्ट्रीय परिषदातून आपल्या राष्ट्राचा सहभाग असेल तर तिरंगी ध्वज आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून लावला जातो अशा ला? ला या तिरंगी ध्वजाचा उद्भव कसा झाला व कोणी केला केव्हा केला हे पाहणे मनोरंजक होईल या झेंड्याच्या आद्य प्रवर्तक मॅडम भिकाजी कामा या होत्या एकोणीशे मध्ये जर्मनीच्या स्ट्रुटगार्ड शहरामध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदा आयोजली होती त्यात अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते श्रीमती भिकाजींचा कामांचा पण त्यात समावेश होता त्यावेळी भारत ब्रिटिशांच्या हुकमतीखाली होता या परिषदेन देशाने आपला राष्ट्रध्वज देश एक दिवस फडकवण्याच नक्की ठरविले भारताचा राष्ट्रध्वज तर ब्रिटिश सरकारचा युनियन जॅक होता असा ब्रिटिशध्वज श्रीमती कामा त्यावेळी कशा फडकाविणार या काळात भारतात राष्ट्रीय चवळीमुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड आंदोलन सुरु झाली होती बंगालची फाणी रद्द करण्यासाठी जोरात संघर्ष चालू होता लोकमान्य ठिकाणी आपल्या बहिष्काराच्र उगारल होत लोकांनी निशस्व प्रतिकार कसा करावा याची शिकवंत देत होत याच वेळी टिळकांचिकच झाड सरकारी लाला लजपतराय व बाबू बिपिनचंद्र पाल यांनी टिळकांकडून दीक्षा घेऊन राष्ट्रीय चळवळी चैतन्य ओतल्हत हो युनियन जॅक तर भारतीयांच्या गुलामीच प्रतिकरूपच होत श्रीमती कामांच्या पुढे मोठी अवघड समस्या उभी राहिली युनियन जॅक लावला तर भारताचा स्वाभिमान धुतल्यासारखे होणार ध्वज फडकविलाच नाही तर भारताचा सन्मान काय राखला जाणार ही अस्थिरता त्यांना त्रासदायक वाटू लागली शेवटी त्यातून ते त्यांनी मार्ग शोधून काढला हिंदुस्तानचा राष्ट्रध्वज फडकवण्याचा त्यांनी निर्धार केला त्यांनी स्वतःची एक रंगीत साडी फाडून घेतली त्यातून तिरंगी झेंडा तयार केला त्यात वरचा पट्टा लाल मधला पट्टा पांढरा आणि खालचा पट्टा हिरव्या रंगाचा ठेवला मधल्या पट्ट्यामध्ये भारताचे राष्ट्रसूत्र वंदे मात्र मसैलिले मॅडम कामाने तयार केलेल्या त्या तिरंग्यातील रंगही मोठे अर्थपूर्ण होते पांढरा रंग शांततेच्रतीक ज्या रंगात सर्व रंग मिसळून जातात भारताने स्वतंत्र मिळाल्यानंतर आंतरराष्ट्र राजकारणात सर्व देशांशी मैत्री शांतता राखणे हे धोरण स्वीकारले यातच पांढऱ्यापट्ट्याचा आशय प्रकट होतो हिरवा रंग म्हणजे समृद्धीचे प्रतीक वंदे मातरम या राष्ट्रगीतात सुजलाम सुफलाम धरित्रीचे वर्णन आहेच ज्याकडे पाहून कोणी एकेकाळी आसतू हिमाचलला हिरव्यागार वनराईने नटलेल्या भारतभूमीची आठवण होते लाल भगवा रंग म्हणजे उसळत्या क्षात्रतेजाचे प्रतीक अशा या अर्थपूर्ण ध्वजाच्या मध्यभागी त्यांनी तेवढेच अर्थपूर्ण शब्द लिहिले दुसऱ्या देशाच्या प्रतिनिधींनी आपापले झेंडे फडकावले तेव्हा श्रीमती कामानी पण सदा तयार केलेला तिरंगी झेंडा फडकाविला त्या दिवसापासूनच भारताचा हा तिरंगी झेंडा भारताचा राष्ट्रध्वज होऊन गेला नंतर भारतात ज्या ज्यावेळी हा तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला गेला त्यावेळी लोकांना या तिरंगी राष्ट्रध्वजाचा आद्य सर्जक मॅडम कामा यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही अशा या भारताच्या राष्ट्रध्वज झालखा तिरंगी ध्वजाला पद प्राप्त होण्यासाठी जनतला पुष्कळ त्याग करावा लागला आहा आंदोलन उभारावे लागले आह ब्रिटिश काळात राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढणार नगरपालिकेवर तो लावणे हा युनियन ज्याचा अपमान आहे असे धोरण ठेवून राष्ट्रध्वज फडकवण्यास बंदी घालण्यात येत असे राष्ट्रध्वज जप्त करण्यात येत असे व राष्ट्रध्वज उभारणाऱ्या काँग्रेसच्या स्वयंसेवकांना पकडण्यात येत असे गुंडगिरीविरोधी कायद्याखाली त्यांना सक्त मजुरीची सजा पण देण्यात येत असे एकोणीसशे बावीस तेवीसच्या सुमारास जानेनवेला बाग दिनानिमित्त तेरा चार एकोणीशे एकोणीस जबलपूरमधील काही उत्साहित रुग्णांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आज्ञेचा भंग करून राष्ट्रध्वजाची मोठी मिरवणूक काढली पुढे ती इतर भागातही सुरू झाली पोलिसांनी ध्वज काढून टाकला व त्यावर ते त्यामुळे चिडलेल्या जनतेने सत्याग्रह सुरू केला व राष्ट्रध्वजासह मोठ्या मिरवणुका काढण्यास प्रारंभ केला त्या, त्या सत्याग्रहाचे के का के प्रभावी नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले त्यांनी महाराष्ट्र गुजरात बंगाल उत्तर प्रदेश या सर्व प्रदेशातून पुष्कळ सत्याग्रही बोलविले त्यांनी नागपूरमध्ये युरोपियनची वस्ती असलेल्या सिव्हिल लाईन्समधे पोलिसांना कळवून राष्ट्रसंची मोठी मिरवणूक अठरा ऑगस्ट एकोणीशे त्रिस रोजी काढली मिरवणुकीनंतर झालखी सभत भाषण करताना वल्लभभाई म्हणाल शांततामय पद्धतीन आपला अधिकार आपण सिद्ध कला अशा रीतीन आपण आपल्या ध्वजाचा सन्मान वाढविला आह झेंडा उजाराय हमारा यासाठी सदैव कष्ट सोसण्याची आपली तयारी पाहिजे एकशे दिवसात या सत्याग्रहात दोन सहस्त्र सत्याग्रहींनी भाग घाला होता वल्लभभाईंच्या या कामगिरीन संबंधीचे कार्यक्रम नीट पार पडू लागले असा हा राष्ट्रध्वज आपण प्रजासत्ताक दिनी तसंच स्वातंत्र्यदिनी फडकवून त्याला मानवंदना अर्पण करतो आता राष्ट्रध्वजात मध्यभागी अशोकचक्र दाखविली आहा भारताची घटना तयार करण्यासाठी जी समिती डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती त्या समितीनं बावीस जुलै एकोणीशे रोजी या राष्ट्रध्वजाला अधिकृत मान्यता दिली याचा स्वतंत्र प्रजासत्ताक भारताचा राष्ट्रध्वज असला प्राप्त झाली सात डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळला जातो या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण हे आपली प्राथमिक कर्तव्य आहा आपण पाहिल आह आपल्या दक्षाची संरक्षण करण्याची जबाबदारी सैन्यातील जवानांना सांभाळावी लागत काही वयापरकीय हल्ल्यात तोंड देतांना काही जवान मरण पावतात काही अपंग होतात अशा जवानांच्या कुटुंबियांना फार अडचण सुसावी लागते त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे त्यांच्यासाठी ध्वजदिन पाळून निधी गोळा केला जातो आपण प्रत्यक्ष लढत नसलो तरी त्या निधीस भरीव मदत करणे आपले कर्तव्य आहे